स्कंध सातवा अध्याय अठरावा राजा हरिश्चंद्र अरण्यात चुकतो एकदा हरिश्चंद्र राजा मृगयासाठी वनात गेला होता मृगयाच्या निमित्ताने हिंडत असताना त्याला एक सुंदर बाला रडत बसलेली एके ठिकाणी दिसली हरिश्चंद्राला तिची दया आली आणि तो दयाळू राजा तिच्या गेला आणि तिला अभय देऊन म्हणाला हे कमलपत्र विशाल नयने हे सुंदरी तू येथे एकटी बसून का रडत आहेस तुला सांप्रत कसले दुःख प्राप्त झाले आहे तुला इतकी पीडा कोणाकडून दिली गेली आहे तुझे जे दुःख असेल ते सुंदरवदने तू आपले सर्व दुःख निवेदन कर माझ्या राज्यात कोणत्याही परस्त्रीला राक्षस देखील त्रस्त करू शकत नाही म्हणून तू सत्वर सांग ज्याने तुला त्रास दिला असेल त्याचा मी वध करीन हे कृषोरी हे सुमधला तू आपले दुःखाचे खरे कारण सांग राजाचे हे अभयाचे भाषण ऐकून त्या बालेने आपले अश्रू पुसले आणि ती त्या राजश्रेष्ठाला म्हणाली हे राजा ज्या अष्टमहा सिद्धी आहेत त्यापैकी मी ही एक सिद्धी आहे मी प्राप्त व्हावे म्हणून तो कुशिक वंशज महामुनी विश्वामित्र या वनात बसला वहातपश्चर त्यांच्या घोर तपामुळे मला अत्यंत त्रास होत आहे तेव्हा हे राजा मी काय करू हे सुव्रत राजा तुझ्या देशात सर्व सुखांची समृद्धी असूनही मी मात्र या देशात दुःखी आहे माझ्यासारख्या सुंदर स्त्रीला त्या मुनीपासून अत्यंत त्रास ह्या तुझ्या राज्यात भोगावा लागत आहे हे निश्चित आहे तेव्हा तरुण कोणता राजा म्हणाला हे विशाल ने तू स्वस्त चित्ताने राहा यापुढे तुला दुःख होईल असे मी घडू देणार नाही मी स्वतः मुनी त्या मुनीचे निवारण करून तुझे दुःख नाहीसे करीन त्या बालिकेला असे स्पष्ट वचन देऊन राजा अतिशय त्वरेने मुनी श्रेष्ठ विश्वामित्रांकडे जाऊन उभा राहिला त्यांच्या पुढे तो दयाळू राजा हात जोडून म्हणाला हे मुनीश्वरा असे घोर करून, काबरे करून हे महामते आपण सांप्रत हे तप कशासाठी आरंभिले आहे हे, हे गाधीनंदना आपण मला सत्य ते सांगा मी आपले मनोरथ निश्चित पुरे करीन तेव्हा आपण हे तप सोडून उठा इथून पुढे तपश्चर्या पुरे हे सर्वज्ञा ज्या तपामुळे इतरांना पीडा होऊन त्रास होईल असे यापुढे करू नये आणि त्याला तपश्चर्या परत आपल्या घरी गेला इकडे कौशिक मनीही क्रुद्ध झाला आणि तप सोडून निघून गेला तो आश्रमात परत आल्यावर या सर्व प्रसंगावर विचार करू लागला वशिष्ठांबरोबर लावलेला पण राजाचे अनुचित कृत्य आणि आता आपला केलेला निषेध ह्याबद्दल पुन्हा पुन्हा विचार करून कोपिष्ट झालेल्या त्या मुनीने राजाचा पूर्णपणे छळ करण्याचा निश्चय केला कोणकोणत्या मार्गाने राजाचा छळ करावा याबद्दल त्याने विचार करून त्याने अघोरी रूप धारण करणाऱ्या एका दानवाला भयानक सुकरचे रूप दिले आणि हरिश्चंद्राच्या राज्यात पाठवले तो महाबलाढ्य आणि भयानक सुकर राजधानी जवळ जाऊन प्रचंड गर्जना करी सुटला ते धिप्पाड रानडुकर राजा उपवनात पोहोचले तेथे जाऊन त्या ते भीती उत्पन्न करणाऱ्या सुकराने, उपवनातील रक्षकांना त्रस्त करून तो राजधानी जवळ गेला सुकर जवळ येत पाहून त्या उपवनातील मालती कदंब जुई यांची बेटे सारखी थरथर कापू लागली त्या सुकरांच्या पावलांच्या हादर्याने ती पडतात कि काय अशी भीती निर्माण झाली तो महाबलाढ्य सुकर दातानी भुई उकरू लागला मुठ कोसळून पाडले चंपक केची झाडे इत्यादी शुभ आणि मृदू वृक्ष आणि वेली तो उपटून टाकू लागला त्याने सर्वत्र विध्वंस सुरू केला मुचुकुंद अशोक बकुळ तिलक वगैरे प्रचंड वृक्ष त्याने मुळापासून उखडून टाकले सुकराने राजाच्या उपवनाचा नाश करण्याचे कार्य चालू केले ते अवलोकन करत रक्षक हातात प्रचंड शस्त्रे घेऊन सुकरा मारण्यासाठी धावले तेथील माळी ते दुखाने दुःखाने हाहाकार करीत आक्रोश करू लागले त्या शुक्रावर चोहो बाजूनी रक्षकांनी हल्ला चढवला पण अशा प्रकारे बाणांचे आघात होत असूनही तो कामतुल्य तेजस्वी आणि प्रचंड शरीर असलेला वराह न घाबरता त्या रक्षकांनाही त्रस्त करू लागला अखेर सर्व रक्षक दमले आणि श्रांत होऊन अत्यंत घाबरून गेले त्यांना काय करावे हे न सुचल्याने ते गोंधळले आणि थरथर कापू लागले ते राजाकडे जाऊन त्याला शरण गेले आणि आम्हाला वाचवा आम्हाला वाचवा असे राजाला म्हणू लागले अत्यंत घाबरून गेलेले ते उपवनाचे माळी आणि रक्षक यांना पाहून राजाने विचारले अहो रक्षकानो माळ्यां तुम्ही एवढे का घाबरला आहात कशाची भीती वाटल्यामुळे तुम्ही मजकडे आला आहात मी देवदानवानाही भिरा नाही असे असताना तुम्हाला म्हणजे त्या दुर्दैवी शत्रूचा मी माझ्या बाणाने त्वरित वध करीन या जगात पापबुद्धीने अथवा दुष्टबुद्धीने ज्याने माझ्याशी शत्रुत्व पत्करले असेल तो दानवच काय पण देव जरी असला तरी माझ्या सुतीक्षण बा त्याचा वध केल्यावाचून मी निश्चित राहणार नाही म्हणून हे सेवकांनो तो शत्रू कोठे आहे तो कोणते रूप घेऊन आला आहे त्याचे सामर्थ्य किती आहे ते सत्वर मला सांगा राजाचे निर्भय भाषण ऐकून माळी आणि रक्षक म्हणाले हे राजा सांप्रत आपल्या आलेला शत्रू हा देव दैत्य मानव यक्ष किन्नर गंधर्व यापैकी कोणीही नाही पण आपल्या उपवनात आलेल्या एका महाबलाढ्य सुकराने वनाचा विध्वंस करून उच्छेद मांडला आहे त्याने आपल्या कोमल फुलवेली दातानी उपटून टाकल्या प्रचंड वृक्ष धडक देऊन पाडित आहे तेव्हा महाराज आम्ही बाण दगड काठी या सर्व शस्त्रांनी त्याच्यावर भयंकर प्रहार केले पण तो यत्किंचित न घाबरता आमच्याच अंगावर धावून येऊन आम्हाला मारण्याचा प्रयत्न करू लागला आपल्या सेवकांचे भाषण ऐकून राजा संतप्त झाला एका सुकराने एवढा उच्छेद मांडावा हे त्याला सहज झाले नाही सत्वर अश्वारूढ होऊन तो उपवनाप्रत आला जाताना त्याने गज अश्व रथ पदाती असे प्रचंड सैन्य बरोबर घेतले तेथे गेल्यावर आपल्या उपवनाचा नाश करणारा एक प्रचंड सुकर त्याला दिसला सुकर राजाला पाहून गुरुगुरू लागला आपल्या उपवनाची ही हानी पाहून राजा अतिशय संतप्त झाला धनुष्याला बाण जोडून तो सुकराच्या वधासाठी वेगाने उपवनात घुसला आणि सुकराच्या जवळ गेला शस्त्र घेऊन अंगावर चालू येणाऱ्या पुरुषाला पाहताच सुकर चिडला आणि मोठ गर्जना करीत तो राजाच्या अंगावर धावून आला राजाने नेम धरून त्या सुकरावर एक अत्यंत तीक्ष्ण बाण सोडला पण अत्यंत चपलतेने तो बाण चुकून सुकर वेगाने कोठेतरी पळून गेला आणि दिसनासा झाला राजाने त्याचा पाठलाग सुरू केला सुकर दिसताच राजा वेगाने बाण सोडीत असे पण क्षणार्थात तो सुकर बाण चुकून चुकवून दिसनासा होई अशा तऱ्हेने प्रचंड गर्जना करीत सुकर पुढे धावत होता आणि क्रुद्ध होऊन राजा त्याचा पाठपुरावा करीत होता वायुतुल्य वेग असलेल्या अश्वावर स्वार होऊन राजा सुकरांच्या मागे धावत होता धनुष्य सरसावून तो सुकराचा पाठलाग करीत होता राजाच्या सैन्यानेही सुकराच्या शोधासाठी सर्वत्र धावाधाव सुरू केली त्यामुळे एकटाच त्या सुकराचा शोध घेत त्याच्या मागोमाग गेला अखेरच्या सुकराचा पाठलाग करीत राजा महाभयंकर अशा निर्जन आणि निबिड अरण्यात येऊन पोहोचला राजाचा घोडाही थकला होता आणि राजालाही अत्यंत भूक आणि तहान लागली होती पण एवढे करूनही तो सुकर म्हणून राजाला काळजी वाटू लागली एवढ्या निविड अरण्यात उभारून तो विचार करू लागला आता पुढे काय करावे कुणीकडे जावे आता राजाला कोणीही साथीदार नव्हता आणि वनातील मार्गही वाहत नव्हता म्हणून कसे करावे याविषयी राजा चिंता करू लागला अशा प्रकारे उद्विग्न मनाने घोर काळजी करीत असता त्या राजाला समोरच स्वच्छ पाण्याने दुथडी भरून वाहत असलेली एक उत्कृष्ट नदी दिसली ती नदी पाहून तो आनंदीत झाला नदी तीरावर त्याने घोड्यास पाणी पाजले आणि स्वतःही खाली उतरून ते निर्मल उदक पिऊन त्याने आपली तृषा शमविली तहान भागल्यामुळे राजाला पुष्कळच हुशारी प्राप्त झाली आणि समाधान वाटले नंतर आता नगराकडे परत जावे असा विचार करून तो मार्ग शोधू लागला पण तेथे दिशाचेही ज्ञान न झाल्यामुळे तो इतक्या समोरून एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप धारण करून विश्वामित्र ऋषी राजाकडे येऊ लागला त्या द्विजाला येत असताना पाहून राजाने विनम्रतेने त्या द्विजाला प्रणाम केला आणि त्या द्विजापुढे हात झोडून उभा राहिला नम्रतेने उभ्या राहिलेल्या ले नृपाला पाहून तो ब्राह्मण म्हणाला हे hey, राजा तुझे कल्याण असो पण hey, या घनदाट अरण्यात आलास हे राजेश्वरा तू कोणता हेतू मनात बळगून या भयान निर्जन मनात प्रवेश केलास तू सत्यतेच मला विस्ताराने कथन कर राजा पूर्वीच्याच विनयाने म्हणाला हे hey, मुनीश्रेष्ठा एक महाबलाढ्य सुकर माझ्या उपवनात शिरला त्याने तेथील कोमल पुष्पवेदींचा आणि वृक्षांचा विध्वंस केला त्या दुष्टाचा वध करण्यासाठी मी सैन्य घेऊन नगरातून बाहेर पडलो पण तपशू मायावी असला पाहिजे तो अत्यंत वेगवान प्राणी आहे तो माझी दृष्टी चुकून कुठेतरी नाहीसा त्याचा पाठलाग करीत शोध काढीत मी येथे येऊन पोहोचलो माझे सैन्यही त्याच्या शोधात कोणीकडीतरी निघून गेले आहे अखेर क्षुधेने आणि तृष्णेने व्याकुळ झालेला मी सैन्याची चुकामुख होऊन इथवर आलो आता माझे सैन्य कोणीकडे गेले आणि माझ्या नगराचा मार्ग कोणता हे मला सांगता येत नाही म्हणून हे प्रभू आपणच मला मार्ग दाखवा खरोखरच माझे सुदैव म्हणून आपली या निर्जन मनात भेट झाली हे द्विजयश्रेष्ठा माझे नाव हरिश्चंद्र असून मी सुप्रसिद्ध अयोध्येचा राजा आहे मी राजसूय यज्ञासारखे यज्ञ करून याचकांना इच्छित असेल ते देत असतो तेव्हा हे विप्र श्रेष्ठा आपणाला जर धनाशा असेल तर आपण मजबरोबर नगरात येऊन मजकडून विपुल धन घेऊन जावे अध्याय अठरावा समाप्त